पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील भाग अठरावा पाच मिशन मिशनमधील चहा प्रकरण व ग्रामण्य समारंभात सिस्टरनी चहा दिला सन अठराशे नव्वद साली ऑक्टोबरच्या चौदाव्या तारखे संध्याकाळी सेंट मेरीज कॉन्व्हेंटमध्ये काही समारंभ होता त्या संबंधाने मिशनरी लोकांनी शहरातील पन्नास पाऊणशे आमंत्रण केले होते त्याप्रमाणेच काही बायकांनाही आमंत्रण होती आमी बायका व पुरुष मिळून शंभर मंडळी होतो काहींनी निबंध वाचले व वा काहींनी भाषणे केली हे काम आटोपल्यावर मिशन मिशनमधील सिस्टर्सनी आपल्या हाताने चहा आणून मंडळीच दिला काही जणांनी तर निव्वळ या बायकांचा मान राखण्याकरता म्हणून त्यांनी पुढे केलेले पेले आपल्या हातात घेतले व तसेच खाली ठेवून दिले व काही जण पेले हातात घेऊन चहा प्याले आम्ही बायका कायत्या दहा बारा जणीच होतो आमच्याकडे चहा आला तेव्हा आम्ही सगळ्या जणींनी तो घेण्याचे नाकारले पुणे वैभवमधून गोपाळराव जोशी यांचा भडीमार असो हा समारंभ आटोपल्यावर आम्ही आपल्या घरी निघून आलो पुढे दोन तीन दिवसांनीच पुणे वैभवात गोपाळ विनायक जोशी यांच्या सहिने ही कॉन्व्हेंटमधील सर्व हकीकत प्रसिद्ध झाली व शेवटी पत्रकाराने आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे वस्तुस्थितीला सोडून पुष्कळ कुत्सीत टीका केली होती आणि म्हटले होते की हे रावसाहेब आणि रावबहादूर सुधारक लोक प्रत्यक्ष महाराणी बनविलेल्या पण गोऱ्या मडमांच्या लुसलुसित हातांनी आपल्या हातात आलेला चहा पिऊन मटका मारित व ढेकडा देत आपापल्या घरी निघून गेले ही गोष्ट आमच्या पुणेकर सनातन धर्माभिमान्यास आणि ब्रम्हंदा सुचते तरी कशी हे रावसाहेब व राहाबहादूर मोठमोठे हुद्देदार आहेत म्हणून की काय यांच्या घरी जाऊन वर्षातून दहा पाच वेळा पकवाडने जोडण्यास आणि भरपूर दक्षणा घेण्यास मिळते तेव्हा त्यांचे नावही भिक्षुक मंडळी कशाला काढतात गप्पच बसावं गोपाळराव जोशांसारखा एखादा निर्धन मनुष्य अमेरिकेतून किंवा विलयातून जाऊन आला की लागले त्याच्या पाठीस त्याच्या पंक्तीला बसण्याचा शब्द काढला तरी पाप लागते ते तर नावच नको पण त्याला प्रायचित्य देऊन मोकळे करण्यासही कबूल होणार नाहीत यांना दुरून प्यावयाला पाणी घातले किंवा यांच्याशी नुसते भाषण केले तरी ही गोष्ट धर्मवाय झाली असे म्हणण्यास तयार होणारी आमची भिक्षुक मंडळी तोंडपूजी लुभरी झाल्यामुळे आजकाल सुधारक शेफारून गेले आहेत वगैरे वगैरे पुष्कळ होते पुणे वैभवात घरच्या मेजवाणीची हकीकत या आज आमच्या घरी एक मेजवाणी झाली तेव्हा चाळीस पन्नास गृहस्थ जेवावेळेस आले होते ते सर्व ब्राह्मणच होते पण त्यात डॉक्टर विश्राम रामजी घोले राब नारायणभाई दांडेकर व राहाबा गणपतराव जोशी आले होते त्यांनी दुसरे जोशी पुन्हा पुणे वैभवात आमच्या घरच्या मेजवानीची सर्व हकीकत लिहून जेवाळ बसलेली मंडळी कोणकोणत्या पंक्तीला बसली होती व पंक्ती कशा मांडल्या होत्या त्याचा नीट नकाशाही काढून दिला होता गोपारावांचा स्वभाव जात्या उद्योगी असल्यामुळे दुसरा विशेष काही उद्योग नसेल तेव्हा अशा तऱ्हेची कामे करण्याकडे त्यांची वृत्ती लागलीच वळ त्यामध्ये त्यांची बुद्धी अतिशया गोष्टींची त्यांना जातीनि आवड असल्यामुळे ती करण्यात त्यांना समाधान वाट व करमणुकही होई एवढाच काय तो फायदा बाकी त्यांना सनातन धर्माभिवानी काय व सुधारक काय दोन्ही सारखेच कारण ते जातीने दळ हिंदू ना मुसलमान असेच बनले आहेत असो बेचाळीस बहिष्कृत दहांची दिलगिरी हे छापून आल्याबरोबर पुण्यातील भिक्षुक व गृहस्थ मंडळीत जी चळवळ झाली त्यात पुण्यातील प्रसिद्ध घराण्यातील श्री बळवंत रामचंद्र नातू यांनी या कामाचा पुढाकार घेऊन श्री शंकराचार्याकडे गारणे केले मग पुणे वैभवातील लिहिण्यावर या मंडळींकडून काही नकारार्थी उत्तर आले नाही तर या सर्व चहापान करणाऱ्या मंडळींना बहिष्कृत करावयाचे असा भिक्षुक व गृहस्थ मंडळींनी सभा भरवून ठराव आमच्याकडून या समंदाने काही नकारार्थी मजकूर प्रसिद्ध होईल म्हणून दोन आठवडे वाट पाहिली पण तसे काहीच न झाल्यामुळे वरील मंडळींनी अमुक दिवशी सभा भरवून पाच हाऊद मिशनमध्ये चहा घेतलेल्या बावन्न मंडळींना बहिष्कृत करावायचे आहे वगैरे मजकूराची हस्तपत्रके वाटून नेमलेल्या दिवशी सभा भरविली व बावन्न मंडळीपैकी बेचाळीस मंडईस बहिष्कृत केले बाकीच्या दहा मंडळींनीवरील ब्रम्हवृंदाला खाजगी पत्रे लिहून आपण हातात पेले घेतले होते खरे पण चहा प्यायलो नाही असे कळून आपली दिलगिरी प्रदर्शित करून सुटका करून घेतली शंकराचार्यांची चौकशी समिती पुढे काही दिवसांनी स्त्रींनी फिर्यादीतील मजकूर मनावर घेऊन आपल्याकडील एका शास्त्री बोआची योजना न्यायाधीशाच्या कामी करून त्यांना पुण्यास पाठविले ते पुण्यात आल्यावर त्यांनी आरोपी चहापान करणारे नोटीसा केल्या व त्यात तुमचे काय म्हणणे आहे तळवावे असे फरमाविले याबद्दल सदरभू मंडळींकडून कैफियत घेऊन चौकशीत सुरुवात झाली त्या चौकशीचे कामी बाळ गंगाधर टिळक व रघुनाथ दाजीनगरकर हि चहावाल्यांच्या तर्फे वकील होते फिर्यादीतर्फे पुण्यातील दुसऱ्या पक्षाची अभिमानी प्रसिद्ध वकील नारायण बापूजी कानिटकर हात याप्रमाणे या, या चहा प्रकरणाच्या चौकशीचा आरंभ झाला गावात शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष असे दोन तट उत्पन्न झाले त्यामुळे भिक्षुकांची व त्यांच्याहीपेक्षा अधिक आमच्या सासूरवासिनी व वा माहेरवासिनी मुलींची अतिशय रेधा उडाली चहा पिण्यात पाप पुण्य नाही असे झाल्यावर एके दिवशी आमच्या वनशनी स्वतःला विचारले या दहा मंडळींनी जशी पत्रे लिहिली तसे आपण सुद्धा का लिहू नये तुम्ही तर हातात पेळा घेतल्याबरोबर खाली ठेवला चहा तोंडाला सुद्धा लाविला नाही हे मी समक्ष पाहिले असं यमुना परवा म्हणत होती मग ही खरी गोष्ट लिहिण्यात काय हरकत आहे न करता लोकांकडून दोष व अपवाद का घ्यावा तेव्हा स्वतः म्हटले वेडी आहेस असे कसे करता येईल मी जर मंडळीतला आहे त्यांच्यापैकीच एक आहे असे म्हणवितो तर त्यांनी जी काय गोष्ट केली ती मी केली नसली तरी केल्यासारखेच आहे चहा पिणे किंवा न पिणे यात काही पापपुण्य आहे असे मला वाटत नाही पण ज्यामध्ये आपल्याबरोबर उठणारी बसणारी चार मंडळी गुंतली आहेत त्यातून एकटे सुटून जाणे मला कधीच आवडणार नाही जे झाले ते झाले त्याच्याबद्दल इतके काय मोठे आहे वंशांची काळजी यावर वंस म्हणाल्या तुम्हाला त्याबद्दल काही वाटावायचे नाही पण आम्हाला गटकी अडचण पडेल उद्या श्राद्धा सुद्धा ब्राह्मण मिळण्यास अडचण पडणार आहे त्याला काय करावे यावर स्वतः म्हटले याबद्दल तू काळजी करू नकोस मनुष्य सर्व बाजूंनी विचार केल्यापासून कोणत्याही गोष्टीला प्रवृत्त होत नाही येऊन जाऊन भिक्षुक मंडळींच्याच अडचण तुम्हाला किती माणसे पाहिजे तितक्यांची तजवीज होईल मग काही कुरकूर नाही ना या संबंधाने बराच खर्च ठेवावा लागेल पण त्याला काही उपाय नाही ग्रामण्यामुळे आश्रिताकडून पौरोहित्य हे ऐकून वनसं गप्प बसल्या पण स्वतःला मात्रही तजवीज लवकर करण्याची विवंचना लागली कारण आपल्या कुटुंबातील कोणत्याही मनुष्यास त्यात वडील बायकांना असंतुष्ट ठेवणे स्वतःच्या मनाला कधी आवडले नाही घरातील माणसे असंतुष्ट असणे हा घर चालविणाऱ्या मुख्य माणसाला कमीपणा आहे अशी स्वतःची समजूत असे क्वचित वेळी अशी गोष्ट घडून आलीच तर तिचा बोल आपल्याला लावून घेण्याची चाल असे यावेळी आमच्या घरात वासुदेव शास्त्री अभ्यंकर श्री पतीबोआ भिंगारकर घरचे कुलोपाध्याय व पुराणिक याप्रमाणे चार आश्रय तर कायमचे होतेच या शिवाय आणखी दोन वैदिक ब्राह्मण सालीना शंभर रुपये देऊन करून ठेवून घेतले हेतू हा की या ग्रामण्यामुळे भिक्षुकांची अडचण आपल्या घरातील माणसांना जशी केव्हाही वाटू नये तशीच आपल्या पक्षातील इतर सर्व मंडळींचीही अडचण दूर व्हावी यापैकी कोणत्याही ग्रस्ताच्या घरी होम हवनादी संस्कार व्रतवैकल्ये व मंजू लागणादी कार्यप्रस्थ निघाले असता या आमच्या ब्राह्मणांनी तिथे जाऊन ते चालवावे पण कोणाचे अडू देऊ नये याप्रमाणे या दोन वर्षात बऱ्याच लोकांच्या घरी या आमच्या आश्रित मंडळींचा पुष्कळ उपयोग झाला ही ब्राह्मणांची तजवीज झाली म्हणून आमच्या घरातील वडील बायकांना या ग्रामण्यासंबंधाने कुरकूर करण्यास फारशी जागा राहिली नव्हती बेचाळीस बहिष्कृतांच्या मुलींना त्रास पुढे या बेचाळीस जणांपैकी काहींनी अशी तक्रार सांगावी की या ग्रामणण्यापासून आंबा पुरुषांना तादृश त्रास होत नाही पण आमच्या बायका मंडळींना विशेष त्रास झाला आहे पहिल्या पहिल्याने वर्ष सहा महिने काही न बोलता त्यांनी मोठ्या धिराने काढले पण अलीकडे मात्र त्या त्रासल्यासारख्या झाल्या आहेत त्या म्हणतात जे चहा प्याले ते मोकळेच राहिले आणि शिक्षा काय ती आमच्या मुलींना भोगावी लागत असे म्हणून प्रत्येक सणाला की त्या असंतुष्ट असतात व त्यांच्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही आज दोन वर्षात गावात दिलेल्या आमच्या मुलींचे एकदा सुद्धा माहेरी येणे झाले नाही त्या कंटाळून वर्सेवर निरोव पाठवितात ते ऐकून आमच्या बायका मंडळींना फार वाईट वाटते ही गोष्ट एखाद्या वेळेस आम्ही प्रत्यक्ष पाहिली म्हणजे याबद्दल आता पुढे काय करावे असे वाटून काही सूचनासे होते बहिष्कारामुळे एका कुटुंबात पेच प्रसंग अशा गोष्टी वारंवार कानावर येऊ लागल्यामुळे याबद्दलचा स्वतःचा काही विचार चाललाच होता तशाच सन अठराशे सालच्या वैशाख मासे आमचे एक मित्र बाहेर गाऊन मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपल्या घरी पुण्यात आले होते त्यांच्या घरी वडील मातोश्री चुलता चुलती चार पाच जण भाऊ भाऊजया बहिणी त्यांची सर्वांची मुले व आमच्या मित्रांची मुले असा मोठा परिवार होता हे गृहस्थ चहा प्रकरणापैकी एक असून त्यांनी प्रायचित्त घेतले नव्हते याच वैशाखात यांचे घरी एक दोन लग्ने व्हावायची होती यांचे एक चुलते यांच्याबरोबरीचे होते पण मताने यांच्या अगदी उलट होते यांचे वडील घरातील मुख्य कुटुंब चालविणारे व मायाळू असल्यामुळे वडील चिरंजी व धाकटेबंधू हे दोघेही मताने परस्पर अगदी विरुद्ध होते तरी या दोघांनाही समेटून धरून शांततेने त्यांनी घर चालविले होते अशावेळी वडील चिरंजीवांचे घरी येणे आणि प्रायचित्य घेतल्यापासून घरात राहणे ही गोष्ट त्यांच्या मित्रांच्या वडिलांना फार संकटाची वाटून आपल्या घरात कार्य आहे तेव्हा शंकराचार्यांच्या निकालाची वाट न पाहता प्रायचित्य घेऊन मोकळे वा वगैरे म्हणून त्यांनी प्रायचित्य घेण्याकरता आपल्या जीवाची परोपरीने समजूत केली पण ही गोष्ट चिरंजीवांना किंवा त्यांच्या पत्नीला म्हणजे वडील सुनबाईंना रोचेना त्यांना असे वाटले की आम्ही जे काय केले त्यात काही पाप केले नाही अशी आमची समजूत असून नुसते या मंडळींना खुश करता, करण्याकरता किंवा लग्नामध्ये चार दिवस मिरवण्याकरता प्रायशित्य घ्यावे हे काही ठीक नाही असा विचार या दाम्पत्याने ठरवून या कामी स्वतःचे मत काय आहे ते विचारले लोणावळ्याचे सुखद वास्तव्य तेव्हा स्वतः सांगितले त्यांनी व तुमची दोघांची अडचण निघण्यास एक उपाय आहे तो हा की तुम्ही आपल्या मुले माणसे घेऊन सुट्टी संपेपर्यंत लोणावयास आमच्याबरोबर राहण्यास या त्याप्रमाणे घरच्या माणसांचा विचार घेऊन मुलांसंकटे दाम्पत्य आमच्याबरोबर लोणावळ्यास राहण्यास आले संकटामुळे का होईना या त्यांच्या येण्याने मला फार आनंद झाला कारण त्यांचे कुटुंब व मी जुन्या मैत्रिणी आहोत व त्यांची आणि माझी जरी वर्षातून दोन तीन दिवस गाठ पडत असे तरी पण आम्ही दोघींना काही दिवस तरी एकेठिकाणी राहावयास मिळावे असे मला फार वाटत होते तो, तो योग यामुळे घडून आला व आम्हा दोघींचे महिना दीड महिना एका घरात राहण्याचा मित्रांच्या सोयीसाठी प्रायचित्ताची तयारी अर्थात ही गोष्ट त्यांच्या वडिलांच्या जीवाला फार लागली वडील चिरंजीव सुट्टीमध्ये मुले माणसे घेऊन घरी आले असताना आपल्या एवढ्या मोठ्या कुटुंबातून चिरंजीव सुनबाई व तीन नातवंडे यांना बाहेर जावे लागले ही गोष्ट त्यांना चैन पडू देईना त्यांनी चिरंजीवांना वारंवार पत्रे लिहावी की तू प्रायचित्त घेऊन घरी ये व मला म्हातारपणी संतुष्ट कर चिरंजीव जरी सुधारक मताचे अभिमानी होते तरी मनाचे कोवळे व प्रेमळ असल्यामुळे ही पत्रे वाचून त्यांना कसेचेच होऊन असे आठ पंधरा दिवस गेल्यावर वडिलांची एक दोन पत्रे त्यांनी जवळ दाखविली व तोंड गोरे मोरे केले ते पाहून स्वतःला बरे वाटले नाही थोड़ावे विचार करून म्हटले की मी जर जा तुमच्या जागी असतो तर सर्व मानहानी व कमीपणास असून आपल्या वडिलांना संतोषित केले असते हे ऐकून ते म्हणाले मग अशा तऱ्हेच्या अडचणीत आमच्यापैकी पुष्कळजण आहेत तेव्हा सगळ्यांच्या बरोबर आपणच जर प्राचित्य घेतले तर आम्हाला घेण्यास बरे वाटेल यानंतर पुण्याहून आणखी दहा पंधरा मंडळी आली तेव्हा प्रायचित्त घेण्याबद्दल पुष्कळ भवतीनं भवती होऊन शेवटी नगरकरांनी सगळ्यांच्या तर्फे म्हणून सांगितले की आमा सर्व सुटके करता आपण प्रायचित्त घ्यावे असे आमचे म्हणणे आहे हे ऐकून स्वतः म्हटलं असे असेल तर मीही प्रायचित्त घेईन त्याबद्दल माझी काही अट नाही तुम्ही पुण्याला जाऊन दिवस नक्की ठरवा व मला कळवा म्हणजे एक दिवसाकरता मी पुण्यास याप्रमाणे ठरल्यावर ही पुण्याहून बढण्यास आलेली मंडळी परत गेली आणि चार पाच दिवसांनी अमोक दिवशी प्रायचित्त घेण्याचे ठरले आहे आपण पहाटेचे गाडीने येथे याव असे नगरकरांचे पत्र आल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या पाचच्या गाडीने स्वतः व आमच्या घरी राहण्यास आल मित्र असे दोघे पुण्यात गेले प्रायचिततास गा गे मला दुःख व उदासपणा हे स्वतःचे जाणे मला अतिशय दुःसह वाटले काहीतरी विशेष गुन्हा केला असून कोणीतरी शिक्षा करण्यास घेऊन जात असावे अशावेळी जे काय मला वाटले असते त्यापेक्षा यावेळी थोडेसे जास्त दुःख नव्हे पण मानहानी माझ्या मनाला वाटून मला रडू आले वेळ पाठायची असल्यामुळे मी तशीच बिछाण्यात पडून राहून दहावीस मिनिटे आपल्या मनाला यथास्थित मोकळीक दिली पहिला वेग थोडा कमी झाल्यावर मग या संबंधाने मी विचार करीत पडले कोणत्याही रीतीने मनाला समाधान वाटेना जन्ना अडचण पडली होती त्यांनी पाहिजे तर प्राशित्य घ्यावायचे होते पण आम्हाला यामध्ये गुंतवून सर्वस्वी मानाने का केली आमचे प्राशित्य वाचून काय अडले होते व स्वतःच्या भिडस्त स्वभावाचा अशा रीतीने फायदा घेणारी ही मित्रमंडळी का म्हणायची बरे स्वतः तरी अशा गोष्टीत लोकांचे का बरे ऐकले या पुण्याच्या मंडळींकरता काय हवे ते करावयास तयार व्हायचे व लोकांकडून नावे ठेवून घ्यावायचे अशी पहिल्यापासून सवयच आहे अशा तऱ्हेचे उद्वेगजनक व काही त्रासाचे विचार सगळा दिवसभर माझ्या मनात गुळत होते त्यामुळे माझा तो दिवस अगदी अग दि उदास व खिन्नपणाचा गेला प्रायशित्तामुळे स्वतःची चल चलबिचल झाली नाही यावेळी माझी दुसरी एक मैत्रीण आमच्या घरी काही दिवस राहण्यास लोणावळ्यासच आली होती ती घरातच होती पण साऱ्या दिवसात दहावी शब्दसुद्धा आम्ही एकमेकीशी बोललो नाही कारण या वरील विचाराने माझे मन उद्वेगलेले असल्यामुळे काही काम करण्यास किंवा कोणाशी बोलण्यास सुचे ना संध्याकाळच्या गाडीने स्वतः परत आल्यावर मला एकदम समोर जाववेना कारण मला वाटले की सकाळच्या गोष्टीबद्दल स्वतःला फार वाईट वाटले असावे व वा मी समोर गेल्याबरोबर कदाचित अधिक वाईट वाटेल व मला तर समोर उभेसुद्धा राहणार नाही त्यापेक्षा होईल तितके करून येवांना समोर जाऊ हेच बरे असा विचार करून मी काही कामात गुंतलेली असल्यासारखी आत आतच राहिले पण बाहेर काय चालले आहे म्हणून दोन तीन वेळा कानोसा घेतला व डोकावून पाहिले तो माझ्या नजरेस असे आले की स्वतःची वृत्ती अगदी रोजच्यासारखी शांत असून टपाल पाहणे व वर्तमानपत्रे वासणे ही रोजची कामे एकामागून एक स्वस्त मनाने चालली आहेत स्वतःच्या मनाला कोणत्याही रीतीने उद्वेग किंवा तळमळ दिसेना हे पाहून मला फार आश्चर्य वाटले पुढे जेवणाची वेळ झाल्यावर सर्व मंडळी जीवावयास बसली जेवतेवेळीही अगदी शांत वृत्तीने रोजच्याप्रमाणे बोलत व हसत जेवण झाले मग तासभर तेथेच बसून नित्याप्रमाणे बुडून व विचारपूस करून निजावायात जाणे झाले माझे नवल जो जो मी अशी गोष्ट पाही तो तो मला फार नवल वाटे व वा असे होते कसे सकाळच्या गोष्टीबद्दल काहीच त्रास झाला नसेल की काय असे तर होणारच नाही त्रास तर झालाच पाहिजे पण तो बाहेर न दाखविता मनातल्या मनात ठेऊन पुन्हा वृत्ती रोजच्यासारखी शांत व साधी राखणे आणि नित्यक्रमात यत्किंचितही अंतर न पडू देहज साधता तरी कशा याबद्दल माझे मलाच मोठे गुड वाटू लागले प्रायश्चितताचा विषय काढलाच नाही आज घरी आल्यावर आपण स्वतःला अमुक अमुक विचारू अमुक बोलू वगैरे करून ठाला माझा विचार जागच्या जागीच विरघळला पुण्यातील सर्व माणसे बरी आहेत ना एवढे मात्र मी विचारले याशिवाय काही बोलले नाही बोलण्याचे माझ्या मनात होते पण शब्दच निघेना स्वतः सांगितले नाही पण मी गड्याला तूप लावण्यास बोलावून नित्यासारखी आलखा मराठी पुस्तकांपैकी एक पुस्तक घेऊन वाचित बसले तरी स्वतः काही नको होय म्हणले नाही झोप लागत लक्ष देऊन शांतपणे ऐकणे चालले होते ऐकता ऐकता झोप लागली असे पाहून मी पुस्तक मेटल व दिवा लांब ठेवून गड्याला पुढे आता तू जा असे सांगून अंथरुणावर पडले आणि बऱ्याच वेळाने झोपी ग्र न्याप्रमाणे आम्ही पहाटे जागे झालो पण यासंबंधी कोणी कोणाशी बोलले नाही नेहमीसारखे स्वतः श्लोक म्हणून बजण्यास आरंभ कला व ते समताच उठून आपल्या नित्यक्रमाला जाणे जाषधाची पत्रे स्वतःचा शांतपणा माझ्या मनात मात्र इतका वेळ आपण होऊनच आता कलकत्त्याबद्दल काहीतरी विचाराव असा विचार घुळत होता तो तसाच राहून गेला पुढे आठ नऊ वाजता आमच्यासारखे सुट्टीमध्ये लोणावयास आलखा मित्रापैकी दोन तीन मित्र भटावयास आल व आदल्या दिवसाच्या संबंधाने बोलणे सुरु होऊन बोलता बोलता ती मंडळी जरा जोरात आली तरी स्वतःच्या वृत्तीत यत्किंचितही पालट पडला नाही त्यांच्याशी उलट अगदी शांतपणाने व समजूत घालण्याच्या स्वराज चालले होते पण त्यात आपल्या मंडळींना ते काही रुचले नाही तिसऱ्या दिवशी टाईम्समध्ये एक दोघा मित्रांनी आपल्या सहीने खूप कडक टीका करून आमच्या प्राचीता संबंधाने पत्रे लिहिली होती ती पाहिल्यावर स्वतः आरंभापासून शेवटपर्यंत वाचली तरी स्वतःला थोडा सुद्धा उद्वेग वाटला नाही किंवा तोंडाबाहेर ब्र काढला नाही आपल्या लोकांसाठी थोडा वाईटपणा येणारच या गोष्टीला आणखी एक दोन दिवस झाले स्वतःची इतकी शांत वागणूक पाहून मला मोठा चमत्कार वाटला व राग आणि उद्वेग अगदी नाही साहून माझी वृत्ती अगदी थंड झाली मग मी एकदा सहज विचारले हे प्राचित्त कशाला घेतले बरे सोहोन काढून आता किती त्रास होत आहे विरुद्ध बाजूच्या लोकांनी किती नावे ठेवली तरी त्याबद्दल मन तयार असते म्हणून तितके वाईट वाटत नाही पण परवा सकाळी इतक्या जुन्या व आपल्या म्हणणाऱ्या मित्रांचे उद्गार ऐकून मला अतिशय वाईट वाटले दुसऱ्याचा उत्कर्ष सहन झाल्यामुळे आतून धडपड होऊन अशा एखाद्या संधीची ते वाटच पाहत होती की काय असे मला त्यांच्या उद्गारावरून व बोलण्याच्या स्वरावरून वाटले तेव्हा स्वतः म्हटले आपण असं आपला गैरसमज का करून घ्यावा ज्याचे त्याने करीत असावे कोणी काही म्हटले म्हणून आपण आपल्याच करता केले असे तर होत नाही ना खरी स्थिती आपल्या मनाला माहीत असली म्हणजे झाले जी मंडळी आपली म्हणावायची व ज्यांना आपल्याबरोबर घेऊन वागावायचे त्यांच्याकरता लोकांकडून थोडा वाईटपणा आला म्हणून काय झाले मनुष्य स्वभाव व विकारवश्यता मी म्हटले खरी कारणे जी आहे ती आपली आपल्याला माहीत पण ती परक्यांना कशी समजावीत लोकात गैरसमज माजून राहतो की नाही काल सकाळी कुत्सितपणाने व अशा रागाने बोलत होते की जशी ही गोष्ट आम्ही आपल्या स्वार्थाकरताच केली आहे ज्यांना इतक्या वर्षाच्या सहवासाने स्वतःच्या स्वभावाची खरी ओळख होऊ नये ते आपल्याला मित्र तरी कसे म्हणून घेतात मित्रत्व म्हणजे एकमेकांच्या अंतकरणाची योग्यता व किंमत समजली पाहिजे तसे झाले नाही तोपर्यंत हे नुसते शब्दातच राहते तेव्हा स्वतः म्हटले त्यांचा स्वभाव जरा तसाच आहे त्यांनी काही म्हणले म्हणून काय झाले त्यांना खरे काय आहे हे समजत नाही की काय पण मनुष्य एकदा अभिमानाला पडले म्हणजे त्या आवेशामध्ये ते तसेच बोलत असते हा मनुष्य स्वभाव आहे अशावेळी त्याला दुसऱ्या बाजूचा विचार राहत नाही यास लोकांनी शांतपणाने अधिक विचार केला तर आज अशा जोराने ते आमच्यावर प्रहार करीत आहेत तितका पुढे करणार नाहीत त्यांना नावे ठेवतेस पण कालपर्यंत तूच किती आठवल्यासारखी झाली होतीच बरे त्यांच्यापेक्षा तुला अधिक समजवायला नको होते का आमचे मुलगे किंवा मुली मुंजी लग्नाला खोळंबल्या नव्हत्या किंवा घरातील कोणतेही कृत्य ब्राह्मणाकरिता अडले नव्हते ग्रामण्य झाले म्हणून तुमच्या घरात कधी काही अडले होते काय तुमचे जे चालावायचे ते पाहिल्यासारखे सर्व नीट चालले होते असे असून प्रायचित्त घेतले हा आमचाच दोष आहे असे तुलाही वाटले ही विकार वाचता नव्हे काय अशा तऱ्हेचे समज काही दिवस राहून ज्याला असे वाटेल तसे तसे, तसे तो बोलेल हे आम्ही समजून आहोत मनुष्य जी गोष्ट करतो ती पूर्ण विचाराने करतो घाईने कोणतीही गोष्ट करीत नाही अशी मनाची खात्री ठेवावी एखाद्या गोष्टीची असावी जितकी माहिती नसली तर विचारून घ्यावी या संबंधाने मागील अनुभवावरून तरी मन शांत ठेवावे उगीच आपल्याला त्रास करून घेण्यात तरी काय फायदा आहे माझा पश्चाताप हे ऐकल्याबरोबर मला अगदी शोशाल्यासारखे झाले आणि माहिती करून घेण्याच्या बुद्धीने आधी विचार करून न घेता एकदम दोड देण्यासारखी मी का बरे बोलले याचा मला पश्चाताप होऊन पुन्हा पुन्हा फार वाईट वाटले असो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आमचे एक मित्र व त्यांची पत्नी आपल्या तीन मुलांसह आमच्याबरोबर लोणावळ्यास राहाव्यास आल्याचे मी वर लीले आहे ते प्रायचित्य घेऊन लोणावळ्यास आल त्यावेळी स्वतः वरांड्यात एक आराम खुर्जर बसून भाऊजी वर्तमानपत्र वाचत होते ते ऐकणे चालले होते सदरू गृहस्थ पाहिलीजवळ आल पाऊन हसून स्वतः त्यांना विचारले का कसे काय झाले वडिलांच्या खऱ्या प्रेमाची जाणीव झाली त्याबरोबर लागलीच ते म्हणाले आपण म्हटल्याप्रमाणेच मला दाखला आला वडिलांच्या खऱ्या प्रेमाचा व त्यामुळे होणाऱ्या सुखाचा अनुभव मला यावेळी आला प्रायचित घेऊन मी बरोबर आता वडिलांना नमस्कार करा असे ब्राह्मणांनी मला सांगितले म्हणून मी दादांजवळ जाऊन नमस्कार करण्यास खाली वाकलो व वा नमस्कार केला तोच दादांनी मला पोटाशी धरून अगदी मिठी घातली आणि ते गळीवरून म्हणाले इतक्या माणसा तू आज माझे तोंड उजळ कल असे म्हणताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले व ते पाहून माझ्याही डोळ्यातून पाणी आल्यापासून राहिले नाही यापूर्वी दादा इतक्या प्रमाणे वागल्याचे किंवा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेचे मी कधी पाहिले नव्हते अगदी प्रायचित्त घेण्याच्या वेळेपर्यंत आपण करतो हे बरे नाही असे मलाही वाटत होते पण ही दादांची वागणूक पाहून आपण केले ते चांगले केले असे मला वाटले